स्कंध नववा अध्याय चोवीसावा शालिक्राम आणि तुलसी यांचे महत्व नारदाने विचारले श्री हरीने तुलसीचे पातिव्यत्त कसे भंग केले श्री नारायणमुनी म्हणाले हे नारदा सिद्धी प्राप्त व्हावी म्हणून शंख चूडाचे कवच मागून घेतले शंखचूडाचे रूप घेऊन तो नगरीत गेला प्रासादा जाऊन त्याने विजय प्राप्त झाल्याची निशाणी म्हणून दुंधुवीचा गजर करविला जयदुंधुवी ऐकताच तुलसीला अत्यानंद झाला आणि गवाक्षतून ती राजमार्गाकडे पाहू लागली इकडे श्रीहरीने ब्राह्मणांना दाणे दिली शुभाशुभ वार्ता सांगणाऱ्या हेरांनाही विपुल द्रव्य दिले रथातून उतरल्यावर तो तुलसीच्या मंदिरात गेला त्या रत्नजडीत मंदिरात पोहोचताच तुलसीने त्याला पती समजून त्याचे पूज्य भावनेने पाय धुतले त्याला नमस्कार करून त्या कामुखीने श्रीहरीला शृंगारलेल्या रत्नमय मंचकावर बसविले त्याला सुवासिक तांबूल दिला ती म्हणाली रणांगणातून परत आलेल्या पतीला अवलोकन करून मला परम आनंद झाला आहे आज माझे जीवन सफल झाले कामविव्वल होऊन तिने त्याच्याकडे पाहून कामुक कटाक्ष फेकले तिने पतीच्या रणातील वृत्तांत विचारले हे प्रभू विश्वसंहारक शंकराशी युद्ध करून तुमचा जय कसा झाला तेव्हा तो प्रभू हसकमुखाने म्हणाला हे कांते एक पूर्ण वर्ष युद्ध झाल्यावर ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून मी देवांचे राज्य परत दिले मी आणि शिव आपापल्या स्थानी गेले हे कामिनी सर्व दानवांचा नाश झाला आहे ब्रह्मदेवाने देवांचे आणि माझे सख्य करून दिले नंतर मी येथे आलो असे सांगून तो जगन्नाथ मंचकावर पोहोडला ते दोघेही रममाण झाले पण सुरत क्रीडेचे विविध प्रकार लक्षात येताच ती भयभीत झाली सर्व प्रकार तिच्या ध्यानी आला ती म्हणाली हे कपट शिरोमणे तू कोण आहेस कपताने तू मला भोगलेस तू मसे सतित्व भंग केलेस म्हणून मी तुला शाप देते हे शब्द ऐकता श्रीहरीने आपले मनोहर दर्शन दिले त्या सनातन तेजस्वी पित वस्त्रधारी देवास पाहताच तिला मूर्छ आली सावध झाल्यावर ती म्हणाली हे देवा तू पाषाण आहेस कपटाने तू धर्मभंग करून माझ्या स्वामीस मारलेस म्हणून हे प्रभू तू तु सं तुला साधू म्हणणारे सर्वजण मूर्ख आहेत तू माझ्या पतीला मारलेस असे म्हणून ती विव्वधून रडू लागली त्यानंतर त्या कमलापतीने तिला नीतिमत्तेच्या गोष्टी सांगून तिचे सांत्वन करण्याचा सा प्रयत्न केला श्री भगवान म्हणाले हे कल्याणी तू माझ्यासाठी आणि शंखचूडाने तुझ्यासाठी दारुण तप केले तुझ्या तपाची फलप्राप्ती भावी म्हणून तू दिव्य धारण करून रमेप्रमाणे माझ्याशी रममान हो तुझे शरीर गंडकी नावाच्या नदी रूप हो तू भारतवर्षात पुण्यवान हो तुझे जल पाप्यांना पवित्र करणारे हो तुझा केशसंभार पुण्यवृक्षाप्रमाणे होईल तू तुलसे नावाने प्रसिद्ध पावशील तू पुष्पात श्रेष्ठ होशील गो लोकात नदीच्या तीरावर वृंदावनातील रासमंडलात चंपकवनात चंदनवनात सर्व ठिकाणी तुझे पुण्यकारक वास्तव्य हो माझ्या वराने वृक्षाच्या मूळ ठिकाणी पुण्यक्षेत्र होईल तुलसी पत्राने अभिषेक केल्याने पुण्यक्षेत्रातील स्नानाचे पुण्य मिळेल हजारो अमृत घटांपेक्षा तुळशीच्या एका पानाने हरितृप्त होतो हजार गोप्रदाने पुण्यकिर्तिकात पुण्य कार्तिकात तुलसीपत्र वाहिल्याने मिळते मृत्यूसमयी तुलसीपत्राचे उदक प्राप्त होणाऱ्या मिळते नित्य तुलसीपत्र भ्रमण करणाऱ्या अश्वमेघांचे पुण्य मिळते तुलसीपत्र हातात घेऊन दिलेले वचन न पाळणाऱ्यास कालसूत्र नरकाची प्राप्ती होते तसेच खोटी शपथ वाहणार चौदा इंद्र होईतो कुंभीपाक नरकात खितपत पडावे लागते पौर्णिमा अमावस्या द्वादशी सूर्यक्रांतीचे दिवशी तसेच अपवित्रकाली मलिन वस्त्रांसहित जे तुलसीपत्र तोडतात ते हरीचेच मस्तक तोडतात या वृक्षाची अधिष्ठात्री देवी गोलोका लोकात कृष्णासह नित्य क्रीडारत होते नदीच्या अधिष्ठात्री देवता माझ्या अंशरूप लावणण्याने सागराची पत्नी होईल तू वैकुंठात माझी प्रियाच होशील तुझ्या शापामुळे मी गंडकी तीरावर शैल रूपाने वस्ती करीन। तीस गाडांनी युक्त असलेले असंख्य किडे तेथे शिलेवर माझे चक्र करतील तेच लक्ष्मीनारायण चक्र होय दोन द्वारातील चार चक्रांचे गोप्रदान असलेले चक्र रघुनाथ म्हणून प्रसिद्ध आहे लहान आणि दोन चक्रांनी युक्त असे जे चक्र त्याला वासनामेध म्हणतात अत्यंत आणि वनमालायुक्त चक्राला श्रीधर म्हणतात स्थूल आणि वर्तुलाकार असलेल्या चक्राचे नाव दामोदर आहे मध्यम आकाराच्या बाण कोरलेला चक्रास रणराम म्हणतात सात चक्रे छत्रभूषणान युक्त असल्यास राजराजेश्वर चक्र मेघक्रांतीचे चारी फले देणारे अनंत चक्र चक्राकार दोन चाकी असलेले मधुसूदन चक्र ज्या चक्रावरील सुदर्शन गुप्त आहे ते गदाधर चक्र दोन चक्रांचे उभडधुबड असलेले वैराग्यदायक नारसिंहन हो चक्र।, चक्र।, चक्र तसेच सर्व फल देणारे संकर्षण चक्र पिवळे आणि अनि वर्तुलाकार अनिरुद्ध नावाचे चक्र सुखदायक आहे ज्या ठिकाणी शालिग्राम शिला असते तेथे हरी और लक्ष्मी राहत पूजना पातक मुक्ति मिलते छत्राकार शिला आयास राज्यप्राप्ति वर्तुराकार शकटाकार अल तो दुख शूला प्रमाण अग्रभाग आयास मृत्यु शिलेचे मुखोबड़ेस दारिद्र्य पिंगल हानि भग्नझा व्याधी प्राप्त होते और विदीर्ण आस मरण संभवते व्रत दान प्रतिष्ठा श्रद्धा देवाची पूजा वगैरेमध्ये शालिग्राम असल्यास प्रशस्त होते शालिग्राम असणाऱ्याला तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य मिळते तसे त्याला यज्ञ दीक्षेचे तीर्थे व्रते तपे वगैरे केल्याचे पुण्य मिळते शालिग्राम शिलेचे उदक प्राशन केल्यास सर्व मनोरथ पूर्ण होतात अंतक्काली तो वैकुंठात जातो ब्रम्ह पापे सुद्धा नष्ट होतात त्याच्या पदरजाने देवी वसुंधराही सत्वर पवित्र होते शालिग्राम हातात धरून खोटे बोलणारा ब्रह्मदेवाचे आयुष्य असेपर्यंत कुंभी पाक न शालिग्राम शिला घेऊन असत एक लक्ष मन्वंतरे असिपत्र नावाच्या नरकात पडतो हे कालिग्रामावरील तुलसीपत्राचा विच्छेद केल्यास स्त्री वियोग घडतो शंखावरील तुलसीपत्राचा विच्छेद केल्यास भार्याहीन आणि रोगग्रस्त होतो शालिग्राम शंख आणि तुलसी हे एकत्र ठेवणारा महाज्ञानी आणि हरिप्रिय होतो एकदा जो जिच्या ठिकाणी तू एक मनमंतर शंखचूडाची प्रिय आहेस म्हणून तुझा शंखाशी वियोग होणे हे दुःखद आहे श्री हरिने अशा रीतीने तुलसीची समजूत घातली नंतर देह टाकून तिने दिव्यरूप धारण केले आणि ती हरीच्या वक्षस्थळी राहिली नंतर तीचा सहश्री हरी वैकुंठी गेला लक्ष्मी सरस्वती गंगा तुलसी चारही स्त्रिया हरीला प्रिय आहेत त्याचवेळी तिच्या देहापासून गंडकी नदी उत्पन्न झाली हरीसुद्धा तिच्या तीरावरील एक पर्वत झाला तेथील विविध किडे विविध शिला कोरत असतात त्यातील उदकात पडणाऱ्या शिला पुण्य फल देणाऱ्या असतात जमिनीवर पडलेल्या शिला सूर्याच्या उष्णतेमुळे पिंगल असतात अध्याय चोवीसावा समाप्त